स्कंध अकरावा अध्याय पाप पुरुषाची कल्पना श्री नारायण मुनी म्हणाले हे महामुने आता भूतशुद्धीचा प्रकार आहे परदेवता जी कुंडलीनी तिला मुलाधारापासून उठून ती सुषुम्नाडीच्या मार्गात ब्रम्हरंध्रात गेली आहे असे समजावे हंस मंत्राने जीवास ब्रह्मात मिळवावे पायापासून गुडघ्यापर्यंत चौकोनी छत्तीस आकड्यांच्या आकृतीने युक्त लोक या बीजाने पूर्ण आणि सुवर्ण वर्णाचे अवनी मंडल आहे अशी भावना करावी गुडघ्यापासून नाभीपर्यंत अर्धचंद्राकृती ज्याच्या दोन्ही टोकावर दोन कमले आहेत आणि ज्यामध्ये व हे, हे बीज आहे असे शुभ्र उदकमंडल असल्याची कल्पना करावी नाभी हृदयापर्यंत त्रिकोणी स्वस्तिकाने युक्त रम या बीजाने युक्त लाल अग्निमंडल असल्याचे समजावे हृदयापासून भिवयापर्यंत वर्तुलाकृती सहा चिन्हाने युक्त यम या बीजाने युक्त धूमवर्णाचे वायुमंडल आहे असे कल्पावे भिवयांच्या मध्य प्रदेशापासून ब्रम्हरंध्रापर्यंत वर्तुलाकृती मनोहर हम या बीजाने युक्त आकाशमंडल असल्याचे चिंतन करावे नंतर प्रत्येक मंडळाचा लय करावा भूमीचा जलात जल अग्नित अग्निवायूत वायू, वायू आकाशात असा लय करावा आकाशाचा अहंकारात अहंकाराचा महतत्वात महत्त्वाचा प्रकृतीमध्ये आणि प्रकृतीचा आत्मतवात लय करावा शुद्ध समिनय होऊन डाव्या पोशीत असलेला अंगोष्ट परिमाण आणि कृष्णवर्ण अशा पापपुरुषाचे चिंतन करावे ब्रम्हत्यारूप मस्तक सुवर्णचोरी हे बाहू मदिरापान हे हृदय गुरुस्त्री ही कटी त्यांचे पाद युगुल, उपपातक हे दुसरे मस्तव, असा मस्तक असा आणि धाल तरवार धारण केलेला मस्तकखाली लोंबत असलेला अशा दुष्ट पाप पुरुषास वायू बीज यम याचे स्मरण करीत प्राणायामाने त्याचा देह शुष्क करावा नंतर शरीरयुक्त पुरुषास कुंभकामध्ये अत्यंत तापवलेल्या वम या बीजाने जाळून टाकावे नंतर वायूबीजाचा उच्चार करावा आणि पाप पुरुषाचे भस्म बाहेर टाकावे नंतर रेचक प्राणायाम करावा नंतर या सुधा बीजात ते भस्म भिजवावे भू भिजवावेजाने ते अंड्याप्रमाणे घट्ट करावे आकाशाच्या हम या बीजाचा जप करीत त्याचा आरशाप्रमाणे आकार झाल्याची कल्पना करावी आणि मस्तकापासून पायापर्यंत अंगाची रचना करावी आकाशादी सर्व भूतांची पुन्हा चैतन्यापासून उत्पत्ती करावी सोहम मंत्राने आत्म्यास हृदय कमलात आणावे नंतर अमृतमयची वास हृदया स्थापन करावे कुंडली गेल्याची भावना करावी शोसमुद्रातील नौकेत उत्पन्न झालेले लाल त्यात आरूढ झालेली हस्तकमलांनी युक्त रक्तवर्णी कपाल शूल इक्षुधनू पाच अंकुश पाच बाण यांचे धारण करणारी त्रिनेत्रांनी युक्त पृष्ठस्तांची बाल सूर्याप्रमाणे कांती असलेली अशी जी श्रेष्ठ देवी प्राणशक्ती ती आम्हा सुखकर होवो असे परमात्मस्वरूपिणी प्राणशक्तीचे ध्यान करावे आणि सर्व अधिकार प्राप्त होण्यासाठी भस्म धारण करावे भस्माचा विस्तार आणि त्यापासून प्राप्त होणारे फल सांगतो हे श्रुतिपुराण संगित अध्याय आठवा समाप्त